आला आला आला अहो काय आला आला आला आवाज रेडिओ एकशे सात पॉइंट आठ एफ एमचा मिळवा आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज त्याला म्हणतात पुणे आवाज पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज वन नॉट सेव्हन पॉईंट आवाज, 107.8 एम आनंदी रहा आनंद लुटा आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाकात कार्यक्रम मध्ये आणि एक मुलाखत या कार्यक्रममध्ये आपण विशेष लोकांशी बोलतो आणि एक त्यांच्याकडून माहितीही घेतो आजच्या या एक मुलाखत कार्यक्रमचे खास पाहुणे नृत्यचंद्रिका संयोजिता आपल्याबरोबर आहे आणि त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे सिक्स्टी सिक्स अवर्स कंटिन्युअस त्यांनी भरतनाट्यम नृत्य केलं आहे आणि तुम्ही त्यांना न्यूजमध्ये किंवा पेपरमध्येही त्यांचं नाव ऐकलं असेल आज आपल्याबरोबर या स्टुडिओमध्ये <laughs> नेक्स्ट दुसरा जे आवाज तुम्ही ऐकणार नृत्यचंद्रिका संयोगिताच्या ऐकून नमस्कार नमस्कार आहेत तुम्ही मी छान <laughs> तर आपण श्रोतांना जे आहे विशेष म्हणजे एक इंट्रोडक्शन म्हणू शकतो मी मला जेवढं माहिती आहे ते मी सांगितले <laughs> पण डिटेल इंट्रोडक्शन तुम्ही द्या हो नक्कीच पहिला तर या नवीन स्टेशनला तुम्हाला शुभेच्छा <laughs> थँक्यू पुणेरी आवाजसाठी माझं नाव तर तुम्ही सांगितलंच संयोगिता मी कोल्हापूरची आहे मुळची आणि आम्ही दोन वर्षे झाले इकडे पुण्याला शिफ्ट झालो अरे तर मग मी आणि मम्मी आम्ही दोघे आहोत पहिल्यापासून मम्मीनेच मला वाढवलंय आणि सुरुवातीला असं काही भरतनाट्यममध्ये करिअर करावं असं काही नव्हतं लहानपणी कल्पना नव्हती कल्पना नव्हती पण मम्मीला खूप आवडायचं म्हणजे मम्मीला हेमा मालिनी आवडायची मग हेमा मालिनी भरतनाट्यम करते म्हणून मम्मीला भरतनाट्यम आवडायचं आणि सुरुवातीला तिच्या लहानपणी मम्मीने एक डान्स परफॉर्मन्स बघितलेला त्यांच्या एका टीचरच्या मुलीचा आणि तो तिच्या मनात अगदी असा घट्ट बसलेला होता त्यामुळे मम्मीची इच्छा होती की मला मुलगी व्हावी म्हणजे मम्मी जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा मुलगी व्हावी पंधरा ऑगस्टलाच भावी, भावी आणि तिला <laughs> हो। <laughs> <laughs> मी भरतनाट्यम शिकवणार तसच झालं पंधरा ऑगस्टलाच माझा जन्म झाला मी झालगीच झाली आणि भरतनाट्यम हेच पुढं माझं करिअर झालं फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलेत आणि ही खूप खूप <laughs> आम्ही आठवण करतो या शोमार्फत <laughs> आणि त्यांना खूप शुभेच्छा आणि त्यांनी जे कल्पना केले ते साकार झालंय <laughs> आतापर्यंत जे काही कार्यक्रम केले त्याच्या सगळ्या कल्पना मम्मीच्याच होत्या मी फक्त करत गेले <laughs> अच्छा मम्मीची आठवण झाली आहे तर मम्मीसाठी आपण मम्मीची कोणती एक असा विशेष गुण तुम्हाला आवडत सर्वच गुण आवडत असेल पण नक्कीच त्यांची जी आ, प्रेमल भावना जे तुम्हाला पकडून राहते त्यांनी जे सांगितले ते करायला असं मोटिवेशन जे फॅक्टर म्हटलं ते कुठून काय असं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण मम्मीचा सपोर्ट अच्छा म्हणजे काही मी चुकीच केलं तरी बरोबर <laughs> केलं तरी मम्मी अशी कायम बरोबर असते <laughs> अच्छा आता प्रेक्षक आपले ऐकतात आहेत आणि मम्मीची आठवण झाली तर मम्मीला एक गाणं आपण डेडिकेट करायचं असेल या शो मार तर कुठलं गाणं तुमच्या मनात येईल हिंदी चालेल मराठी चालेल फारच सुंदर चला स्रोतांना पुढे बघूया आपण एक फारच सुंदर आईची जेव्हा आठवण येते तेव्हा शब्द कमी पडतात आणि एक प्रेम आपले डोळ्यातून दिसून येते आणि भावविभोर होऊन जातो आपण असंच आपलं सर्वांसाठी एक म्हणजे फॅमिलीमध्ये एक फाउंडेशन जे आहे ते मम्मीच असते oh. <laughs> <laughs> आणि सगळं संपूर्ण परिवार त्यांच्याशी जुडलेला असतो एक बेस असतो आपला फॅमिलीचा तर यापुढे आपण संयोजिता नृत्यचंद्रिका आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलतायत जेव्हा आपण विचार करतो आजच्या युगामध्ये आपण डान्स किंवा जे पण इव्हेंट्स होतात आज डान्स किंवा नृत्य यायला भरपूर करिअरचा असा एक मोठा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहे पण सुरुवातीला तुम्ही <coughs> शिकताना तुम्हाला काय असं वाटायचं की मी असं करिअर म्हणूनच फ्रेम करता येईल का मनाला काहीतरी असं धाकधूक वगैरे काय होतं का खरं तर मला शिकायला थोडा वेळ झाला मी सहावीत होते बारा वर्षाची तेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा मला मम्मीला आवड आहे म्हणून सुरू केलेलं होतं आणि मला पण आवड होतीच कारण मी प्र गॅदरिंगमध्ये वगैरे पण प्रत्येक वेळी डान्स करायचेच मला पहिल्यापासूनच डान्स आवडायचा जसं की तुम्ही इनबिल्ट म्हणालात तसं आलेलंच होतं ते इनबिल्ट तर मग आवडायचं पण करिअर म्हणून विचार केलेला नव्हता मला ना आय ए एस ऑफिसर पहिलं स्वप्न माझं आर्मीमध्ये मा जायचं होतं पण माझी उंची खूप कमी होती तेव्हा पण आणि बारीक होते मी <laughs> खूप वजन खूप कमी होतं त्यामुळे मला एनसीसीत पण नाही घेतलं <laughs> त्याच्यामुळं मला तिकडे काही जाता आलं नाही मग वाटलं की आय ए एस पण मी एका जागीपासून अभ्यास खूप करू शकत नाही मला बघून शिकण्यात जास्त आवडतं की एका जागी बसून शिकण्यापेक्षा त्यामुळे ते पण कधी पॉसिबल झालं नाही <laughs> <laughs> दहावीत असताना माझी कल चाचणी केली आणि मम्मीनं म्हणजे पुढाकार घेऊनच केलं ते तर कल चाचणी केली बुद्धिमत्ता चाचणी केली तेव्हा ते नवीन होतं हे सगळं आता कसं सगळीकडेच आहे तेव्हा हे नवीन होतं तर त्यावेळेला माझा सग... माझी बुद्धिमत्ता खूप आली आठव्या स्टेजची आली नऊपैकी पण माझा कल सगळा फाईन आर्ट्सकडं आला त्यामुळे मग असा निर्णय घेतला की ठीक आहे आपण तसंही माझा एक कार्यक्रम झालेला होता दहावीमध्ये असतानाच सुरुवातीला टेस्टच्या आधी तेव्हा काही जाणकारांनी सांगितलेलं होतं त्या कार्यक्रमाच्या वेळेला की या मुलीचा डान्स तुम्ही कधीच बंद करू नका आणि तिला खूप यश आहे पुढं मम्मीला त्यांनी बॅक स्टेजला येऊन भेटून सांगितलं होतं अरे वाचार कुठेतरी मनात होताच आणि मग जेव्हा कल चाचणी अशी आली तेव्हा ठरवलं की नाही मग करिअरच्या दृष्टीने आपण ह्याच्याकडे बोल फील निर्णय घेतला <laughs> अच्छा एक डान्सची जेव्हा आवड होती तुम्हाला सुरुवातीला शाळेत वगैरे असताना पाचवी सहावी आठवी तसं परफॉर्म केलं असेल ते एकदम सुरुवातीची जी आठवणी आहेत छोटे छोटे परफॉर्मन्स ते थोडासा पहिला डान्स मी केला तो बालवाडी वगैरे मध्ये असताना बाउलीचे लगीन झोकात चालले म्हणून ते गाणं होतं आणि त्याच्यानंतर दरवर्षी फक्त गॅदरिंगला करायचे तेव्हा काही मी शिकत नव्हते सुरुवातीला एका गुरूंकडे जात होते वसंतराव कुलकर्णी सर पण त्यांच्याकडे थोडेच महिने गेले त्यामुळे फक्त गॅदरिंगलाच करायचे डान्स मी सहावीत जेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिकायला सुरुवात केली तेव्हा पण शाळेत माझी ओळख एक डान्सर म्हणून नव्हती एक अभ्यासू मुलगी म्हणून होती <laughs> कारण मी पहिला तीन नंबरमध्ये वगैरे यायचे आणि मॉनिटर वगैरे असायचे म्हणजे मी एक अभ्यासाच्याच ह्याच्यात होते हां शिक्षकांना डान्सबद्दल माझ्या एवढी माहिती नव्हती मग मा आठवीत असताना म्हणजे सहावीत सुरुवात केली पण गॅदरिंग पुरतंच मर्यादित होतं आठवीत असताना आय लव्ह माय इंडिया डान्स केला मी आणि त्याच्यात योगा मी तोपर्यंत मागे डान्स करायचे म्हणजे पुढं कधीच मी डान्स केला नव्हता मागे डान्स करायचे आठवीत असताना माझ्या ज्या क्लास टीचर होत्या कदम टीचर त्यांनी मला त्यांना कळलं आणि त्या की मी डान्स शिकते आहे वगैरे तर त्यांनी मला आणि आणखीन एका माझ्या मैत्रिणींना दोघींना लीडला दिलं त्यामुळं मग मी शाळेत सगळ्यांना कळलं की मी डान्स चांगला करते म्हणजे आठवीत असताना सगळ्या शिक्षकांना कळलं की मी डान्स करते आपण चौथी पाचवी सहावीच्या लोकांना विचारलं तर ते कन्फ्युज होतील पण त्यांना आता वाटत असेल की आपल्याकडे ही मुलगी होती गर्व फील करत असेल आठवीत असताना जे टीचर्स वगैरे त्यांची काय आठवण तुम्हाला असेल खूप सपोर्टिव टीचर्स मिळाले मला माझं शिक्षक सगळेच चांगले मिळाले डान्स मधले पण शाळेतले पण कॉलेज मधले पण असे ठराविक काही एक टीचर कदम टीचर होत्या आणि शोभा टीचर होत्या म्हणजे शाळेतल्या कॉलेजमध्ये सगळेच होते लाड मॅडम होत्या आमच्या एचओडी सगळेच कॉलेज कुठे केलं राजाराम कॉलेज कोल्हापूरमध्ये बी ए केलं तिकडे सायकॉलॉजीमध्ये बी ए केलं आणि एम ए केलं भरतनाट्यममध्ये ते मुंबईला डॉक्टर संध्या पुरेच्याकडे केलं त्यामुळे शेता आता एक छोटासा ब्रेक घेऊया <laughs> <laughs> सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 नॉट खुश रहो खुशिया बाटो <laughs> नमस्कार ब्रेकनर अपन सर्वान पर स्वागत है अपन ऐकते हैं रेडियो पुनेरी आवाज वन नॉट एट सेवन आनी एक मुलाकात कार्यक्रम में एक मुलाकात कार्यक्रम मदे आज अपने खास पाने नृत्यचंद्रिका संयोजिता भरतनाट्यम हा शब्द ऐकलं तर कुठेतरी आपल्याला वाटतं की एक नवीन जगात आपण जातो आणि डान्स जेव्हा आपण बघतोय कुठलाही फंक्शन असुद्या द्या ऑन आणि बघितलं की आपण मोठे जे फंक्शन असतात त्याच्यामध्ये भरतनाट्यमचं एक स्वागत नृत्य असतं आणि एक वेगळ्याच त्याच्या एक प्युरिटी आहे आणि त्याच्यानंतर लोकांनाही ते कुठेही असा असमंजससा फील होत नाही नाही तर कधी हल्ली असा छब्वीस जनवारी किंवा पंधरा जनवारी असलं तरी किंवा स्कूलच्या इव्हेंटमध्ये आपण जातो तर धामधाम सुरू होतो पण ते कुठेतरी असं मनाला वाटतं की असं नको व्हायला है, है ना ते आपण फ्यूजन म्हणतो आज है ना मिक्स डान्स वगैरे आपण बघतो फक्त युथना ते आकर्षित करतो परंतु जे सर्व लोकांना आवडेल असं काय असेल म्हणजे ते बरं कारण ते आपल्या संस्कृतीत आलेले आहे आणि म्हणून मी म्हटलं आता नृत्य नृत्यचंद्रिका संयोजिता आपलं बरोबर आहे ते ते बरोबर सांगतील की कसं त्यांच्या जे आहे ॲज ए करियर म्हणून त्यांनी फ्रेम आउट केला आणि त्यांना कधी असं वाटलं की हां हे माझं करिअर बनेलच त्याच्याबद्दल आपण विचार करूया परत एकदा त्यांचं खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही आपली जर्नी जी आहे ना जसं भरतनाट्यमची सुरुवात झाली आठवीपासून आणि कुठे असं वाटलं की तुम्हाला याच्यातून आपल्याला करिअर करता येईल मी जसं सांगितलं की दहावीत असताना कल चाचणी केली होती टेस्ट केली होती तर त्यावेळे त्याच वर्षी मला 13 डिसेंबर 2002 हजार माझा ए, ए म्हणजे कोल्हापुरात एक क्लासिकल डान्सची स्पर्धा होती शास्त्रीय नृत्याची त्यामध्ये माझा नंबर आला पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी चौदा डिसेंबर दोन हजार महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एक कार्यक्रम मिळाला होता म्हणजे त्याच्यासाठी मम्मी पाच मिनिटांचा वेळ मिळावा म्हणून गेली होती रणदिवे <laughs> सरांकडे आणि तिथं म अचानक त्यांनी एक ता ता मम, दीड़ दीड़ ता दीड़ तास दीड तासाचं ऑफर केलं मग हा दीड तास मग त्यावेळेला माझी तेवढी तयारी खरं तर जेव्हा खूप आधी सांगितलं होतं तेव्हा नव्हती पण मम्मीनं हो म्हंटली आणि मग त्या दृष्टीनं तयारी केली आणि मग त्यावेळेला अर्धा म्हणजे पाऊन तास भरतनाट्यम केलं आणि पाऊण तास कथक केलं कारण मी कथक ही पाच वर्ष शिकलेली आहे तर मग ते पाऊन पाऊन तास केलं आणि त्यावेळेला ते जाणकारांनी सांगितलं की एक वेळेस तुम्ही साथीदार बदला पण हिचा डान्स थांबवू नका आणि तिला चांगल्या गुरूंकडे शिकवा सुरुवातीला मी अमृता जांभोलीकर मॅडमकडे शिकायचे बेसिक त्यांच्याकडे झालं कोल्हापूरमध्ये त्यानंतर मग मम्मीला असं वाटायला लागलं की आता आपण ह्याच्या पुढचं शिकलं पाहिजे पुढच्या लेवलला गेलं पाहिजे मग कोल्हापुरात राहून ते आपल्याला मिळणार नाही कारण पोस्ट ग्रॅ ग्रॅज्युएशनला आपल्याला बेसिक पासून सोडून दुसऱ्या गावाला जावंच लागतं ना तर तसं झालं मग मम्मीनं शोध सुरू केला खूप <laughs> कष्ट घेतले याच्यासाठी मम्मीनं मी असायचे घरात <laughs> आणि शाळेत पण मम्मी खूप फिरायची तर तिचंच स्वप्न होत ते आणि मग खूप रिसर्च झाल्यानंतर बेळगावमध्ये एकदा रिक्षा स्टॉपवर गेली तिथं विचारायला लागली की इथं कोण क्लास घेत आहे रिक्षावाल्यांना कारण काहीच सोर्स नव्हता कुणाला विचारण्याचा असं करत करत गुरु भेटले ते पंडित टी रवींद्र शर्मा सर जे बेळगावचे आहेत तर मग त्यांच्याकडे पुढचं शिक्षण सुरू झालं माझं आणि मग एकदा असंच आता जर हे मग तेव्हा आमचं फायनल झालं की आपण करियर म्हणून हेच निवडायचं आहे कारण गुरु पण मला खूप चांगले भेटले त्यामुळं म्हटलं हेच करियर करायचं आम्ही दोघींनी पण ठरवलं मग आता करिअर म्हणून जर हे निवडले तर तेच तेच करत बसण्यापेक्षा म्हणजे फक्त कार्यक्रम किंवा फक्त क्लास घेण्यापेक्षा यात माझी वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे असं मम्मीला वाटायचं म्हणजे शंभर जण घेतात म्हणून आपण पण एक एकशे एकाव व्हावं असं नव्हतं वाटत तर मग आपली वेगळी ओळख पाहिजे तर मग त्यावेळेला नुकताच एक नाटकाचा कार्यक्रम झाला होता शांतेच कार्ट सुरू आहे चा... याचे चालू आहे शांतेचं चा कार्ट चालू आहे तर याचे प्रयोग झाले होते सलग अकरा प्रयोग झाले होते म्हणजे ते तेहतीस तास झालं होतं नाटक तेव्हा मम्मीला अशी कल्पना आली की मग संयोगिता हो मध्ये खूप एनर्जी आहे तर मग तिला असं काहीतरी करायला लावलं तर मग मम्मीने एकदा मला विचारलं आणि तू अकरा तास डान्स करशील का म्हणून अच्छा मम्मी म्हटलं हो करते मी दुसरा काय विचार म्हणजे त्यावेळेला मनात आलाच नाही म्हटलं हो करते मला अकरा तास किती असतात तेव्हा याचा पण विचार आला <laughs> नाही तर आणि मम्मीने विचारलं तर ठीक आहे म्हटलं करते आणि मग त्याच्यानंतर त्या दृष्टीनं तयारी सुरू केली आणि मग असं झालं की मग अकरा तास करतोच आहे तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करूया आणि त्या दिवसाचा नेमका एकोणतीस जुलै दोन हजार दोन चा सूर्योदय तासांचा होता त्यामुळे तास भरतनाट्यम सलग सलग त्यावेळेला एक मिनिट पण थांबले नव्हते असं सलग झाला तो कार्यक्रम मग ते कसं तुम्ही डिझाईन केलं असेल ना हो कसं असतं भरतनाट्यम स्टेजवर जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा त्याचा एक मार्ग असतो त्याचा सिक्वेन्स असतो त्याच सिक्वेन्सनी ते करायचं असतं शास्त्राला धरून आणि त्याच्या ज्या रचना असतात त्या पण शास्त्रोक्त असतात आणि त्याच आम्ही तेच फॉलो केलं शास्त्र मात्र कुठेही मोडलं नाही आम्ही रेकॉर्ड रेकॉर्डिंग्स करून घेतली सगळी गाण्याची कारण लाईव्ह करणं पॉसिबल नव्हतं कारण तेरा तास मी डान्स करायला तयार आहे पण गायक, गायक आणि साथीदार, साथीदार पण तयार पाहिजेत आणि तसे कुणी भेटले नाही आणि करायला हरकत नव्हती पण मग बाकी पण बऱ्याच गोष्टी होत्या ज्या वाढत होत्या किंवा ते पण तयार पाहिजेत म्हणून मग ते पॉसिबल नव्हतं प्रॅक्टिकली म्हणून मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे आपण रेकॉर्ड करून घेऊ मग चार तासाचं रेकॉर्डिंग रिपीट करू असं ठरलं आमचं मग आम्ही रेकॉर्डिंग करून घेतले मग तेव्हा सगळ्या साथीदार्यांना बोलवून वगैरे आणि मग त्या रचना आम्ही मी त्या दिवशी परफॉर्म केल्या मग सकाळी चालू केलं होतं ते रात संध्याकाळपर्यंत होतं सहा लाख प्रेक्षक बदलत होते ते पूर्ण <होते> <laughs> म्हणजे एक तेरा तासाचा उपक्रम जेव्हा तुम्ही हो। राबवला तर माझा एक प्रकारचा अरंगेत्रमच झाला म्हणजे त्या अरंगेत्रम हा एक खूप चांगला महत्वाचा संस्कार आहे भरतनाट्यम मधला तर तो अरंगेत्रम तीन तासाच असतं नॉर्मली माझ्या तेरा तासाचं झालं तुम्ही ते कंटिन्यू लुपमध्ये केलं असेल आपले श्रोता मित्र ऐकून पण थोडासा नवल वाटत असत त्याला परंतु तुम्ही असे जे उपक्रम राबवतात त्यांच्याकडे एक जिद्द असते आणि काही आपण नवीन करत असेल किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण परफॉर्मन्स जेव्हा करतो त्याच्यासाठी खूप मेहनत लागते आणि आवडही लागते आवड असला तर तुम्ही मेहनतही करणार आणि जेव्हा हार्डवर्क आपण करतो त्याला मग निश्चित निश्चित आपल्याला सफलताही मिळत असते एक विचारायचं म्हणजे तेरा तास ता जे तुम्ही परफॉर्म केला पूर्वी काय तयारी तुम्ही केली आहे हां तेरा करण्यासाठी एकतर दूध वगैरे घेणं हे जे खाण्यापिण्यातल्या गोष्टी आहेत त्या केल्या त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायचे म्हणजे ठरलेली वेळ असायची संध्याकाळी की पहिल्या वेळेला ट्राय करण्यासाठी ते ठरवण्याआधी माझा खरंच स्टॅमिना आहे का हे बघण्यासाठी मम्मीनं सांगितलं तुला आता जेवढी काही तू शिकलेली आहेस तेवढं सगळं करत राहा म्हणून <laughs> मग अडीच तास केलं मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये म्हणून मग आम्ही पुढे ठरवलं की ठीक आहे mm. प्रॅक्टिसने हे वाढू शकतं म्हणून मग तशी तयारी सुरू केली मग मी क्लासना जायचे वेगळ्या वेगळ्या mm. जसं की मिरजकर मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे मी फिल् सेमी क्लासिकल डान्स शिकायला पण जायचं म्हणजे पद्धतीनं स्टॅमिना कसा वाढेल हे बघितलं सायक्लिंग करायचं सायक्लिंगचा खूप मोठा पार्ट आहे स्टॅमिना स्टॅमिना वाढवण्यासाठी तर ह्या पद्धतीनंच तयारी केलेली होती ती प्रॅक्टिस रियाज डायट सिस्टम काय होता तुमच्या डायट डाएट असा काही खास नव्हता खर तर आम्ही खूप साधारण घरातनं आलेलो आहोत त्यामुळे असा काही स्पेशल डाएट नव्हता जो आपला रेग्युलर असतो तोच होता तेव्हा तर आम्ही इतक्या स्ट्रगल मध्ये होतो खर तर की आम्हाला म्हणजे कधी कधी <laughs> जेवण म्हणजे एक वेळच जेवण पण महागवायचं त्या काळात खूप स्ट्रगल झालाय त्या स्ट्रगल स्ट्रगलमधून त्याच्यानंतर तेरा <laughs> त्याच्यानंतर हॅपीनेस एक्सप्रेशन आहे आणि तुम्हाला काय वाटत होता की अजून मी काय करू शकतो हा तेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा प्रेसचे लोक सगळे वरती आले स्टेजवर तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला की लगेच म्हणजे कार्यक्रम झाल्या मी हाँ. आत पण गेले नव्हते अजून तर त्यांनी प्रश्न विचारला की यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड कितीचा आहे मग तेव्हा मम्मीनं तो तोपर्यंत सगळी हिस्ट्री रिसर्च केलेला चालूच होता त्यामुळे त्या रिसर्च वरून मम्मीनं सांगितलं पंचावन्न तासात पन्नास का एकावन्न तासाचा आहे रेकॉर्ड आहे मग पत्रकारांनी विचारलं की मग तुम्ही करणार का म्हणून तो तोडणार का आणि मी तेव्हा हो म्हंटल तेव्हा पण मी काहीच विचार केला नाही मी म्हंटल हो करते <laughs> करेन मग म्हणजे हे प्रेसनीच मला कुठेतरी आम्हाला डोक्यात ते घातलं त्यानंतर आम्ही पुढचं प्लॅनिंग केलं जे सासष्ट तासाच म्हणजे यातून या आनंदातून पुर्ची एक, पुर्ची एक नवीन टार्गेट तुम्हारा तुम्हें सजाग जा तैयार ही विक्रम ही तुम्ही राब चला मित्रांनो आता घेऊया एक अजून एक छोटासा ब्रेक आणि तुम्ही मम्मीला फार आठवण करतायत तर मला असं वाटतं की अजून एक मम्मीसाठी मी डेडिकेट मम्मी ऐकत असेल तर निश्चित त्यांना आनंद वाटत असेल oh. आणि त्यां त्यांच्या चेहऱ्यावर अशी सुंदर स्माइल असू द्या आणि आशीर्वादी असू द्या तुमच्याकडे आणि आम्हालाही आशीर्वाद देऊ द्या आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज वन झिरो आणि हे जे गाणं आहे पुढचा संयोजिता यांच्या मम्मीला आम्ही डेडिकेट करतो रेडिओ मार्फत पुणे आवाज तर्फे सुख जायगा का बदले गा नबा रोज मेरी मां बचके आपण घर से सुख जायगा का बदले गा नबाज मेरी मां तेरी खुशी, मेरी खुशी मित्रो पर अपन सर्व स्वागत है ब्रेक नंतर अपने ऐकत है रेडियो पुनेरी आवाज 107.8 नॉट सेवन पॉइंट एट स्वागत है आ संयोजिता नृत्य चंद्रिका अपने बरबर है आज जी स्टोरी अपने गेलो गए 13 आवर्स जैसे विक्रम राबला एक मोटा जे है ना विक्रम कराया अजुन एक ऑपॉर्चुनिटी मना कि टार्गेट ते आला पूर्ण के आता आपण बघूया की भरतनाट्यम जेव्हा आपण करतो कुठेतरी एक नवीन एक्सप्रेशन असतो चेहऱ्यावरती आणि जे बॉडी लँग्वेज असतो त्याच्याने आपण डायरेक्ट मॅसेज आपल्याला मिळत असतात की हां यांनी असं केला हां यांना राग आला यांना प्रेम आला यांना हे असं नाव फील करतो बघा नंतर डान्स जेव्हा भरतनाट्यम बघितलं ना त्यांच्या जे एक्सप्रेशननी आपण इमोशन समजून घेतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एक स्टोरी पण त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे समोर येतो आणि न बोलता तिथे ते स्टोरी आपल्यामध्ये येऊन जाते तसंच तुमच्याकडे जेव्हा तुम्ही हे परफॉर्म करत असाल एक नवीन स्टोरी घेऊन परफॉर्म करत असेल किंवा एक इमोशन घेऊन परफॉर्म करत असेल तर एक तुमच्या आवडीचा किंवा नवीन काय असेल तर आमच्या श्रोतांना नक्कीच सांगाल हो आवडेल मला कारण आम्ही बरं आता पारंपारिक भरतनाट्यममध्ये कृष्णाच्या महादेवाच्या देवीच्या षण्मुखच्या गणपतीच्या अशा वेगवेगळ्या कथा असतात रामाच्या या कथा नेहमीच असतात ज्या आपल्याला सर्व परिचित असतात पण आम्ही ना एक बरेच कार्यक्रम कोरिओग्राफ केलेले आहेत त्यातलाच एक आहे करवीर गीतम करवीर गीतम हां कोल्हापूर याची कल्पना वगैरे सगळी उमाकांत राणिंगा आणि शीतल महाजनी <laughs> यांची होती <laughs> कोल्हापूरचे <ची> आहेत ते <laughs> आणि प्रसन्न मालेकर या सगळ्यांनी अभ्यास करून तो एक जो लेखी स्वरूपातला डाटा असतो तो दिला होता <laughs> आणि मग मी फक्त त्यावर कोरिओग्राफी केली होती आणि माझ्या म्हणजे स्टुडंट्सना घेऊन आम्ही तो स्टेजवर पफॉर्म केला होता <laughs> मी मुळची कोल्हापूरची आहे तर ही जी स्टोरी आहे ती तिकडची तिकडची सर्वांची देवी महालक्ष्मी हा, महालक्ष्मी हां तर महालक्ष्मीवरती आहे ही कथा थोडक्यात सांगते मी कसं आहे प्रत्येक देवते देवतेला श्रेष्ठ मानून mm. स्टोरीज बनतात जसं की विष्णू पुराणामध्ये विष्णू हा ऐकॉन शिवपुराण मध्ये शिव आयकॉन की त्यांनी निर्माण केलं सगळं गणेश पुराण मध्ये गणपती आहेत तर तसंच करवीर गीतमधे महालक्ष्मी ऐकॉन आहे mm -hmm. म्हणजे या सृष्टीमध्ये जे काही निर्माण केलेलं केलं गेलेलं आहे ते सगळं महालक्ष्मीनं केलं अशी ती स्टोरी आहे त्या अंगानी स्टोरी आहे तर मग यामध्ये असं आहे की महा आम्ही डान्स स्टेजवरती दाखवताना दाखवलं महालक्ष्मी आहे त्यानंतर तिचं जे सुवर्ण रूप आहे सगळं गोल्डन, गोल्डन रूप आहे एकदम कारण ती <laughs> रजोगुणी आहे तर मग ती स्वतःम स्वतातील जे तमोगुण आहेत <laughs> त्यातून ती महाकालीला निर्माण करते मग महाकालीच महाकालीची एंट्री होते आणि मग गळ्यात त्या माळा वगैरे असं ते रौद्र पण तरीही डोळ्यात करुणा असणारं महाकालीचं रूप दाखवलं त्याच्यामध्ये मग महाकाली येते त्याच्यानंतर महालक्ष्मी स्वतःच्या सत्वगुणातनं महासरस्वतीची निर्मिती करते मग अतिशय सोजवळ सात्विक शुभ्र वस्त्रातली देवी तर महासरस्वती हातात विणा जपमाळ वगैरे घेऊन महासरस्वती स्टेजवरती येते आणि मग या तिघी मिळून ब्रह्मा विष्णू महेश आणि लक्ष्मी पार्वती सरस्वती यांची निर्मिती करतात प्रत्येकजण महालक्ष्मी त्या दोघींना सांगते की आपण प्रत्येकीने एक, एक युगुल निर्माण करूया त्या पद्धतीनं प्रत्येकजण एक स्त्री एक पुरुष असे प्यार भाऊ बहीण निर्माण करतात आणि नंतर यांच्यामध्येच वेगळ्या जोड्या करून शिवपार्वती विष्णू लक्ष्मी आणि ब्रह्मा सरस्वती अशी या तीन जोड्यांमध्ये लग्न लावून देतात आणि ते स्टेजवर आम्ही लग्न वगैरे सगळं पूर्ण दाखवलं <laughs> होतं तर मग अशी लग्न लावून देतात आणि मग महालक्ष्मी आज्ञा करते कि ब्रह, ब्रह्माजी आणि सरस्वती यांनी या पूर्ण सृष्टीची निर्मिती करायची विष्णु आणि लक्ष्मी यांनी सगळ्या जगाचं पालन करायचं आणि शिव आणि पार्वतींना संहार करायचं नवीन निर्मितीसाठी तर हे सगळं आम्ही तेव्हा ते स्टेज वर दाखवलेलं होतं आणि ही कथा पौराणिक आहे ओरिजिनल आहे आणि ती करवीर गीतमधे आहे इतकी भावली <laughs> इतकं ते त्यांच्यापर्यंत तुम्ही मगाशी जसं बोललात ते इतकं त्यांच्यापर्यंत पोहचलं की अक्षरशः एक भजनी मंडळाचा ग्रुप होता त्यांनी हळदी कुंकू वाहिलं होतं <laughs> वा। म्हणजे ऑडियन्स मधून हळदी कुंकू वाहिलं होतं त्यांनी म्हणजे इतकं मनात त्यांच सगळ अशा प्रतिक्रिया होते की स्वर्ग उतरला आहे खाली म्हणून स्टेजवर फारच सुंदर अनुभव आपण ऐकत असेल आणि तुम्हाला चित्रीकरण जेव्हा आपण शब्दी एवडा अपने भाव तर तो तर, तर समोर कितनी सुंदर अपने अनुभूति नक्कीज भरतनाट्यम हा एक परफॉर्मेंस अपना इंडियन कल्चर मे अपन एक प्युरिटी मनू शको आनी एक बेस है जिथे अपन नृत्य आथा दो, दो एक मिलन है तर आता पुढे बघूया संयोजिताकडे वळूया परत आता डान्स सोडून जसं आपण म्हणतो की आज करियर की बात होती है आपण करियर म्हणून विचार केला तर डान्समध्ये आत्ता जे न्यू पिढी म्हणजे नवीन लोकं आहेत नवीन यूथ आहेत आणि त्यांना डान्समध्ये आपलं करिअर म्हणून ह्या भरतनाट्यमच्या करायचं असेल किंवा या फील्डमध्ये उतरायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता कसं काय ते पुढे जाऊ शकता स्टेप बाय स्टेप कसं करता येईल करिअरच्या वाटा खूप आहेत खरंतर डान्समध्ये कारण आता सगळेच इंजिनियर आणि डॉक्टर किंवा कुठल्या त्या फील्डमध्ये जाण्यापेक्षा काही जण जान जर ज्यांना खरंच पॅशन आहे डान्स बद्दल तसे खूप जण असतात पण करिअर म्हणून विचार केला जात नाही तर... कुठेतरी दागदूक असते ना की काय होईल काय होईल आणि नक्की आपल्याला करिअर यात घडेल का मध्येच सोडावं लागेल तर मला असं वाटतंय ज्यांना डान्सची किंवा कुठल्याही कलेची खरं तर खूप जास्त आवड आहे ना त्यांनी त्याचा करिअर म्हणून नक्कीच विचार करावा कारण यामध्ये खूप वाटा आहेत करिअरच्या संधी आहेत एकतर आप त्यामध्ये लेवल्स असतात एक्झाम्सच्या जसा आप शाळेत लेवल्स असतात त्याच पद्धतीनं मग एक ग्रॅज्युएशन लेवल असते ज्याला आपण विशारद म्हणतो आणि एक पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल असते ज्याला अलंकार म्हणतात आता तर एम ए पी एच हे सगळं आहे नेट पण देऊ शकतो नेट सेट पण आपण यामध्ये देऊ शकतो म्हणजे या दृष्टीनं एज्युकेशन याच्या फील्डमध्ये सुद्धा खूप स्कोप आहे याला त्याचबरोबर परफॉर्मन्स परफॉर्मर म्हणून आपण परफॉर्मन्स देऊ शकतो वेगवेगळ्या स्टेजवर फक्त भारतात नाही तर भारताबाहेर बाहर सुद्धा कारण भारताबाहेर खूप जास्त स्कोप आहे कारण त्यांना हां कारण त्यांना इंडियन कल्चर बद्दल खूप आस्थाय त्यामुळे ते खूप बोलवतात इकडच्या कलाकारांना मी स्वतः पण एकदा यु ला जाऊन आलेली आहे त्यामुळं मला माहिती आहे की बाहेर खूप स्कोप आहे याला स्को। त्यामुळं अख्खा देश फिर, जग फिरता जग आप फिरतायचं आपल्याला डान्स करत करत याच्यापेक्षा जास्त छान <laughs> <चार था। laughs> गोष्ट काय आहे त्याचबरोबर कोरिओग्राफर म्हणून आपण पुढे येऊ शकतो मग वेगवेगळ्या सिनेमाजमधून करू शकतो किंवा बॅले वगैरे बसवू शकतो वेगवेगळे स्टेज परफॉर्मन्सेस बसू शकतो किंवा कुणाला जर बॉलिवूडकडून इंटरेस्ट असेल तर बेस क्लासिकलचा करून ते पुढं संगीत किंवा वेगवेगळे इव्हेंट्स आता मोठमोठे स्टेज इव्हेंट्स होत असतात अवॉर्ड फंक्शन्स होत असतात तिथे ते कोरिओग्राफर म्हणून पुढे येऊ शकतात वेगवेगळ्या रियालिटी शोजमध्ये ते पुढे येऊ शकतात त्याचबरोबर त्यांना समजा सेफ पाहिजे तर मग सेफ्टीसाठी ते फक्त क्लास पण घेऊ शकतात की स्वतःला जसं पाहिजे तसं ते वाढवू शकतात त्यांना बाबा मल्टी स्कोप आहे हो आणि प्लस एक काय म्हणतात त्याला इट इज डिपेंडिंग ऑन सेल्फ म्हणजे तुम्हाला जसं करता येईल त्याला ऍडजस्ट करताय असतो. ते शकतो. शकतो. हो, स्ट्रेस नहीं है तो कमी होता है ना <laughs> स्ट्रेस आला तरीके कमी होते एक करियर मनु तुम्हें नवीन जे मित्र ऐकतात आहे खास युवा साथी ऐकत असेल मुली मुला सगळे ऐकत असेल तर डान्समध्ये तुम्ही खूप करियर करू शकता आणि भरतनाट्यम हा एक मेन आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही जास्ती स्कोप मला वाटतं असेल आणि भरतनाट्यम आलं बाकी सगळं डान्स मला वाटत येतात आणि त्यामध्ये ना एक वेगळा ग्रेस येतो म्हणजे जर बेस क्लासिकल किंवा भरतनाट्यमचा असेल कारण भरतनाट्यम योगाचा बेस आहे बेस त्यामुळे ग्रेस येतो डान्समध्ये मग ते कुठलाही डान्स आता मी स्वतः सुद्धा फोक केलेला आहे बॉलिवूड पण थोडं केलेलं आहे वेस्टर्न म्हणजे त्या से केलेले आहेत एरियल डान्स केलेले आहेत कंटेम्पर करू शकतो किंवा काळजी कसली घ्यायची सा, खर तर मी खरं सांगू का मी माझा सगळं म्हणजे लहानपणापासून ना मला मी स्पिरिच्युअल ठेवणारी आहे म्हणजे आता तुम्हाला हसायला येईल पण मी एक गोष्ट सांगते <laughs> आता मी खूप लहान होते शाळेत वगैरे तेव्हा मी असंच खूप सारे वेगवेगळ्या ग्रुप्सचे कार्यक्रम अटेंड केलेले आहेत <laughs> स्पिरिच्युअल वेमध्ये जे कोण आहे जे पण आहे हां सनातन असेल इस्कॉन असेल आपलं ब्रह्माकुमारी असेल खूप साऱ्या सगळ्यामध्ये <laughs> <से। laughs> मी पफॉर्म पण केलेलं आहे आणि मी वाचलं आहे पण अभ्यास थोडासा केला तर त्यावेळेला ना मी लहान असताना एक असं जप करून ना असं मी स्वतः भेटी एक प्रोटेक्शन कवच निर्माण केले म्हणून <laughs> <laughs> म्हटलं तुम्हाला कदाचित असायला येईल पण माझा त्यावर विश्वास आहे टच टचवूड मला कधी वाईट अनुभव नाही आलेले म्हणजे मला कधी प्रिकॉशन घ्यायची पण गरज नाही पडली पण प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या बाबतीत असं असेलच असं नाही म्हणजे हे मी माझं सांगितलं वैयक्तिक मला असं वाटतं की माझ्यासोबत सतत एक एनर्जी आहे जी मला सेफ्टी सेफ्टी हा तर प्रत्येकाला हा अनुभव असेल असं नाही किंवा प्रत्येक जण आस्तिक असेल असं पण नाही कारण ते काही कंपल्शन नसतं ती आपल्या आतून ना येणारी एक भावना असते त्यामुळं प्रत्येकानं प्रिकॉशन्स घेणं कधी पण चांगलंच आहे सेफ्टी फक्त हो फक्त मग आपण कुठे चाललोय ते कुणासोबत चाललोय किंवा मग काही गोष्टी त्या एरियातल्या किंवा आपण ज्या पद्धतीने चालू आहे विमान असेल गाडी असेल बाय रोड असेल बाय एअर असेल तर मग त्यावेळच्या परिस्थिती वगैरे या सगळ्या गोष्टी बघून जायला हरकत नाही पण कसं आहे माझं असं वैयक्तिक मत आहे की आस्तिक नास्तिक हे सोडून एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी असते हे तर सगळ्यांना माहीत आहे सायन्सनं पण सायन्सला पण माहिती आहे तर आपण पॉझिटिव्ह एनर्जीवर जर विश्वास ठेवून पुढे गेलो ना तर काही प्रॉब्लेम येत <laughs> <काई प्राद्ण है? laughs> नाही फारच सुंदर एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला आणि नक्कीच मोठा एम घेऊन आपल्या जीवनामध्ये पुढे जात असेल तो नक्कीज तुम्हारा कुठे तरी एक आस्था ठेवा लगे एंड हो। एक प्रोटेक्शन मजिए इन द सेंस वेन यू आर पॉजिटिव द थिंग्स विल गो ऑन पॉजिटिव काम भी वैसे करते हैं क्योंकि आपके थॉट्स उन चीज़ों को कहीं ना कहीं टच कर रहे हैं तो इसीलिए अगर आप अगर फ्री माइंड हो के एक विशाल बुद्धि होकर यानी एक अच्छे विशाल एक बड़ा दिल लेकर आप चलते हैं तो लोग आपके साथ उसी तरह से जुड़ जाते हैं क्योंकि आपका जो एनर्जी है उनको स्पर्श करता है कहीं ना कहीं थॉट से या किसी और चीज़ से भी जुड़कर आपको जो है वो चीज़ें क्रिएट हो जाती हैं तो इसीलिए आपको कहीं भी डरने की जरूरत नहीं है ना ही किसी प्रिकॉशन की जरूरत है लेकिन इतना है कि जिस काम के लिए आप जा रहे हो जहाँ आपको जित तुम्हें जित जे संस्थान है तीन पूर्ण तुम्हारा माइति पाइजे तिथु को एक गाइड तुम्हारा प्रॉपर गाइड करील अशा व्यक्ति कड़ी मार्गदर्शन घेता घता तुम्हें क्या इवेंटला जाऊ शकता तो आता पुढ़े मैं विचाराचे एक जसं आपण ट्रॅव्हलिंग करतो इवन आपण कुठे बॉम्बेला चाललो आहे मुंबईला चालू आहे कुठे चाललं असेल तर जवळ जात असेल तरी आपण आपला सामान वगैरे घेऊन जातो तर तुमचं जे सेटअप वगैरे असेल बरेच ग्रुप घेऊन जायला लागतो तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं मॅनेज करता हां खरं तर कपड्यांच्या बॅगपेक्षा आमच्या साहित्याचीच बॅग मोठी असते <laughs> कारण ड्रेस असतो त्याचेच सहा पार्ट असतात <laughs> प्लस घुंगरू असतात <था। laughs> मेकअपचं किट असतं हेअरस्टाईलचं किट असतं हे सगळं असतं तेच जास्त असतं रेग्युलर कपड्यांपेक्षा जेव्हा ग्रुपला घेऊन जातो तेव्हा आम्ही एकत्रच जातो सगळं आणि छान मजा असते म्हणजे ग्रुपसोबत जाताना आणि सगळे स्टुडंट्स असतात बरोबर माझ्या त्यामुळं ते पण खूप खूप गोड आहेत सगळ्या मुली <laughs> आणि आता तुम्ही जे अकॅडमी म्हणून सुरू केले आहेत आणि ह्याची कशी तुम्हाला एक आयडिया आली म्हणजे कसं तुम्ही डान्स क्लासेस वगैरे मॅनेज करता आणि तुमच्याकडे शिकणारे मुलं मुली फक्त फिमेल्स येतात का तुमच्याकडे शिकायला असतात अच्छा अच्छा मग त्याच्यामध्ये त्यांनी कसं काय पुढे त्यांनी करिअर बनवलं असेल तुमच्यासारखं ते पण परफॉर्म करत असेल त्यांची थोडीशी संरचना तुम्ही सांगा मी बारावीत होते तेव्हा एक पॅरेंट म्हणजे तेव्हा नुकताच तेरा तासाचा कार्यक्रम झालेला होता आणि तेव्हा एक पॅरेंट आले होते शरियूची मम्मी तर त्या मागे लागल्या त्याचसोबत दोन मुलींना घेऊन आल्या की तुम आ, क्लास सुरू करा म्हणून तेव्हा आमची ओळख नव्हती <laughs> पण त्यांना कळलेलं तेरा तासाचं सगळ्यांनाच सा कोल्हापूरमध्ये कळलं होतं तर त्या मागे लागल्या खूप नाही तुम्ही क्लास सुरू करा माझ्या मुलीला शिकवायचं आहे तुम्ही क्लास सुरू करा आणि त्या एरियात क्लास नव्हतेच मी जिथं राहायला होते उजगावमध्ये तिथे त्यामुळं खूप फोर्स केला आमच्या डोक्यात अजिबात नव्हतं कारण मम्मीला नेहमी वाटायचं की मी क्लास घेत बसण्यापेक्षा आधी पफॉर्मन्स द्यावेत वेगवेगळ्या स्टेजवरती फेस्टिवल्समध्ये आणि मग क्लासकडे बघावं पण ते झालं वेगळं त्याने इतका फोर्स हां <laughs> इतका फोर्स केला की मी शेवटी सुरू केले तीन मुलींवर आणि आज त्याच्या तीनशेपर्यंत गेलेल्या आहेत <laughs> त्यामुळं तशी सुरुवात झाली अनपेक्षितपणे सुरुवात झाली आणि खूप फास्ट म्हणजे ग्रोथ झाली खूप कमी वेळात खूप काही घडलं आता पुण्यात पण दोन वर्षात दीडशे क्रॉस केलेले आहेत स्टुडंट्स त्यामुळं खूप कमी वेळात चांगली ग्रोथ झाली टचवूड आणि त्यामुळं क्लासवरती आता फोकस आहे आपल्या स्टुडंट्स ज्या आहेत त्या इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊन आलेल्या ले आहेत विजेता होऊन आलेल्या आहेत नॅशनल लेवलला तर खूप जणी गेलेल्या आहेत त्या मुलींबरोबरच मुलं पण शिकत आहेत आता दोन मुलं आहेत श्रेयस आणि विहंग कोल्हापूरला तर मुलांना खरं तर जास्त संधी आहे कारण मुली जास्त आहेत डान्स करायला मुलं कमी आहेत त्यामुळं कसं जे कमी असतं त्याला संधी जास्त असते त्यामुळे मुलांना <laughs> संधी जास्त आहे त्यामुळं ज्यांना आतून डान्स आवडतो पण वाटतं की मी डान्स कसा करू डान्स तर मुली करतात किंवा <laughs> लोक काय म्हणतील हे काय म्हणतील तर असा न विचार करता त्यांनी बिंधाच शिकाव, कारण हे चुकीचं तरी यात काहीच नाही जे आहे ते चांगलं हो <laughs> आणि आता किती चांगले मेल डान्सर्स आहेत पार्श्वनाथ उपाध्याय आहेत पवित्र भट आहेत खूप सारे आहेत वैभव वारेकर आहेत ते पुण्याचे आहेत असे खूप सारे आर्टिस्ट आहेत जे मेल डान्सर्स आहेत अच्छा अच्छा त्यामुळे आणि त्यांनी खूप छान करिअर त्यांचं डेव्हलप केलेलं आहे तर या पद्धतीनं मुलं पण खूप चांगलं करिअर करू शकतात <laughs> यामध्ये त्यामुळे मुलं मुलगा मुल, मुल मुलगी असा भेद नाही भेद नाही याच्यामध्ये दोघही तुम्ही ॲज अ करियर म्हणून भरतनाट्यम डान्स शिकू शकता आणि स्काय लिमिट <laughs> ज्या चर्चा आपण केल्या संयोजिता आणि त्यांनी जे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या आपण ऐकलं तर त्याच्यामध्ये मला वाटतं की आकाश <laughs> परंतु तुम्ही पहुँच सकता यानी कुटे ही का ही बॉसगिरी नहीं <laughs> तुम्हें सवाल बॉस है यानी फ्लेक्सीबल है यानी oh. तुम्हें बाटला तो परफॉर्म करा नहीं करा तुमसे आपकी मर्जी है खुद के मालिक और खुद के बॉस बन सकते हैं आप तो चलिए आगे बढ़ते हुए मैं एक और बात पूछना चाहूंगा जैसे कि हमारी जीवन में सब चीज़ें होती रहती हैं अच्छी बातें भी आती बुरी बातें भी आती हैं लेकिन किस तरह से आप उन चीज़ों को फेस करते हैं ये आपके ऊपर डिपेंड करता है तो सबसे ज़्यादा जो बहुत लगा आपको वो वो किसके लिए करना पड़ा कारण कसं आहे भरतनाट्यम आम्ही कोल्हापूर मध्ये होतो राहायला भरतनाट्यम हे नवीन होत तिकडे नवीन म्हणजे काही अगदी नवीन नाही पण त्याच्या प्रसारासाठी कोणीतरी काहीतरी करत आहे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं असा अजून विचार तिकडे नव्हता अच्छा अच्छा त्यामुळे पहिल्यापासूनच आणि कुठलाही कार्यक्रम करायचा झाला तर त्याला खूप खर्च असतो आणि ते खर्च नॉर्मल लोकांना पटकन लक्षात नाहीये लक्षा की याच्यासाठी एवढा कुठला खर्च आलाय डान्स करायचा काय खर्च असतो त्याला डान्स तर करायचं असं वाटतं म्हणजे डान्सला खूप साधं बघितलं जातं पण भाग त्याच्यासाठी काय काय गोष्टी असतात हे अजून माहिती नव्हतं हां आणि आम्ही जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड्स केले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स ज्याचा अजून उल्लेख झाला नाही द लाार्जेस्ट भरतनाट्यम डान्स द लार्जेस्ट लावणी डान्स असे दोन वर्ल्ड रेकॉर्ड केले कोल्हापूरमध्ये आम्ही सेटर आहोत गिनीज रेकॉर्ड्समध्ये त्याचे तर हे रेकॉर्ड्स करताना तर आम्हाला फार फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले आणि त्यासाठीच जास्त आम्हाला हार्डवर्क करावं लागलं बाकी गोष्टी आमच्या हातातल्या होत्या आणि आम्ही त्यासाठी सगळ्या बाजूनी तयार होतो करायला पण जिथं पैसेच द्यावे लागतात अशा वेळेला आम्हाला जास्त स्ट्रगल झाला म्हणजे असं नाही की कोणी मदत नाही केली जे प्रोग्राम्स झाले ना जे आम्ही प्रसारासाठी प्रोग्रॅम्स जे केले तर त्या गिनेज रेकॉर्डसाठी वगैरे आम्हाला खूप लोकांनी मदत केली म्हणजे कुणी पैशाच्या रूपात केली कुणी वेगवेगळ्या रूपात केली पण पैशाच्या रूपात म्हणावं तसं यश नाही मिळालं आणि मुळात त्या वेळेला कसं झालं एकतर आम्ही दोघी स्त्रीच म्हणजे मला वाईट वाटत काळात पण हे सुरू आहे <laughs> पण आम्ही दोघी पण लेडी त्यामुळे त्यामुळे कोणी विश्वासच नाही ठेवला त्यांना वाटत असेल दोघे काय करताय अगदी तेरा तासापासून ते गेले रेकॉर्ड पर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला असं झालं नाही की सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि सपोर्ट केला काही जणांनीच केला म्हणजे शंभरपैकी पाच सहा जणांनी केला oh. बाकी कोणी नाही विश्वास ठेवला त्यामुळे काय झालं अफवा खूप पसरल्या आणि त्यामुळे प्रॉब्लेम खूप आले पण शेवटी खूप चांगलं झालं ही गोष्ट वेगळी कारण शेवटी जे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात त्यांना एक वेळेस उशिरा यश मिळेल पण यश मिळेल खरं कधीच हरत नाही त्यामुळे त्यामुळे आम्हाला शेवट चांगलाच झाला पण स्ट्रगल हा फायनान्शियल करावा लागला ओके hmm. okay, कुठेतरी आपल्याला काय म्हणतात ॲडजस्टमेंट करायला लागतोच शेवटी आणि जेव्हा अंत म्हणजे वेन वी गेट द डेस्टिनेशन आपण जिथे पोचतो जिथे पोचायचं आहे मग त्यानंतर सगळेच आपल्याला जे एटी फाय नाईन्टी आपल्याला मानतच नव्हते तेही मानायला सुरू करतात आणि त्यावेळी आपण सांगत असेल तर त्यांच्या कल्पनाचं बाहेर आहे पण आपण करून दाखवलं तर त्यांच्या समोर ते दिसतं पण त्याला काही दुसरी पर्याय आवश्यकता नसतेच पण त्यांच्या कुणाबद्दलही मनात काहीही नाही म्हणजे जे, जे असेल ते चांगलीच भावना तर शेवटी मला असं विचारायचं की डांस परफॉर्म करताना संगीत गीत सगळे असतात तर तुम्हाला आवडणारा जो फिल्मी गीत वगैरे म्हणा कुठलंही गाणं तुम्हाला खूप टची आहे तसं गाण्याचा कोणता आहे मला खूप गाणी आवडतात माझं असं मूडनुसार गाणी चेंज म्हणजे की मला म्हणजे गरज गरज आता समजा की मला मोटिवेट व्हायचं आहे जसं की एम ए जेव्हा मी शिकत होते ना तेव्हा मी दोन तीन गाणी खूप ऐकलेत म्हणजे कंदोसे मिळते लक्ष सिनेमातली दोन गाणी कंदोसे मिळते हे कंदे वगैरे मला मी खूप इन्स्पायर होते त्या गाण्यामध्ये किंवा आशा आहे म्हणून आहे <laughs> आ, तर ही गाणी मी खूप इन्स्पायर होते या गाण्या ती मला आवडतात कधी कधी कधी अशी रे, जी रेग्युलर गाणी असतात ती पण आवडतात किंवा मला जास्त करून कधी पण ऐकायला आवडेल अशी सॉफ्ट सॉफ्ट म्युझिक म्युझिक आवडत चला आता जातं जातं मी म्हणणार की पुणेरी आवाज रेडिओ मार्फत बरेच लोक ऐकतात तुम्हाला पुणेकर ऐकणार आहे पण इंटरनेटने बरेच लोक वर्ल्डमध्ये तुम्हाला ऐकत आहेत त्यांच्यासाठी एक मेसेज म्हणून काय सांगता येईल मेसेज, एक, एक सांगेन की आपल्याला जे काही करायचं आहे ना ते एम डोळ्यासमोर ठेवून वाटेत किती पण अडथळे आले <laughs> अडचणी आल्या तरी आपण पुढे चालत राहायचं चा। मला आ, रतन टाटा बहुतेक त्यांचा एक किस्सा नेहमी अशा वेळेला आठवतो की ते एकदा चालले होते कुठेतरी बाय रोड आणि वाटेत खूप जास्त खराब झालं होतं वातावरण आणि समोरच काहीच दिसत नव्हतं काही म्हणजे काहीच नाही मग ड्रायव्हरनी विचारलं की आपण थांबूया का म्हणून तर तेव्हा ते म्हणाले की नाही आपण जात राहू हळूहळू हो, जाऊ पण जात राहू आणि मग पुढे गेल्यानंतर खूप चांगलं होतं दृश्य म्हणजे या पद्धतीनं आपल्याला आता अडचणी येतातच mm -hmm. रो कारण संघर्षाशिवाय जीवनच mm -hmm. नाही आहे असं गुरु नेहमी सांगतात तर अडचणी या नेहमी येत राहतात येत राहतात पण तरीही थांबायचं नाही mm -hmm. किंवा निगेटिव्ह विचार पण येतात मनात तर त्यांना दूर करून परत आपल्या एमवर फोकस करून चालत राहायचं mm -hmm. जोपर्यंत ते मिळत नाही <laughs> <laughs> आणि या सगळ्यासोबत कुणाला कुणा म्हणजे आपल्यासोबत कसा जाता है है नक्यु एक जाना जाना जाना, इस जग ने हसा है जिस जिस पर इस जग ने हा है उसी ने इतिहास रचा है तो चली साथियों बहुत ही अच्छा लगा और संयोजिता जो नृत्य चंद्रिका के नाम से जाने जाता है जाना जाती है तो उनसे हमने बहुत सारी बातें की तैचार खूब का शिकाड़ा मिलाल आ नवीन नवीन जे विचार है कि क्रिएटिविटी है तृत्या आज आप कल्पना ही के लिए तो सिक्सटी सिक्स आवर कसा डांस करता है कसा के मनात एक का है मनता जिज्ञासा ही उत्पन्न जात पे साकार के गिनीस बुक रेकॉर्ड के सैटर Uh, पुढेही ते मला वाटतं कुठलं तरी नवीन अजून उपक्रम करतीलच आणि रेडिओ पुणेरी आवाजतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा अँड लॉट ऑफ गुड विशेस <laughs> आणि नेहमीच तुम्ही असा उपक्रम राबत राहा अशी शुभकामना करतो मी आ, नवीन कार्यक्रममध्ये तुमचं भेट होणार तोपर्यंत आपण ऐकत राहूया रेडिओ पुणेरी आवाज वन नॉट सेवन पॉईंट कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना अब तो हमें साथी है बस इतना ही कहना अब तो हमें आगे बढ़ते है रहना अब तो हमें साथी है बस इतना ही कहना अब जो भी हो शोला बन पत्थर है पिखिलाना अब जो भी हो बादल पन के पर है छाना कंटों से है कंठे कदमो चे कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते कंधो चे कंठे कदमो चे कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं निकले है मैदा मे ज हथेली अब देखो तम लेंगे हम जे अपनी मंजिल पर से के इतनी तो हमें हिम्मत है मोड़े कलाई मौत की इतनी तो हमें ताकत है हम सरहदों के वास्ते लोहे की दीवार है हम दुश्मनों के वास्ते होशियार है तैयार है अब जो भी हो शोला बनके, के पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बनके, के पर्वत आरोप पर है छाते कदम मिश्मन जोश दिल में जगाते चलो जीत के गीत गाते चलो जोश दिल में जगाते चलो जीत के गीत गाते चलो जीत की जो बनाने हम तसवीर बनने है लहू चेमकोस रंग भरना है साथी मैंने अपने दिल में अब ये थान लिया है या तो अब करना है या तो अब मरना है चाहे मरणा के बिजली गिरे अकेला नहीं हो गया यार मेरे कोई मुश्किल हो या हो कोई मोर चा साथ हर मोड पर होंगे साथी तेरे अब जो भी हो शोला बनके के पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बनके के पर्वत आरोप है छाना कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं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 इस दिल को चुपके चुपके वो तड़ पाता है जब घर से कोई भी खत आया है कागज को मैंने भीगा भीगा पाया है। ओ, पलकों पे, यादों के कुछ दीप जैसे जलते हैं कुछ सपने ऐसे हैं जो साथ साथ चलते हैं कोई सपना ना टूटे कोई वादे ना टूटे तुम चाहो जिस दिल से वो तुमसे ना टूटे शोला बनके के है पिघलाना अब जो भी हो बादल बनके के पर है जाना कदमों से मिलते हैं कल कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के मिलते चलता है हम जीतेंगे हम जी कदमो चे कदम मिळते जे दुश्मन कंधो चेंधे कदमो चे कदम मिलते है चलते जब ॲसे तो दल दुश्मन के हिलते कंधो चेंधे कदमो चे कदम मिळते है चलते जब ॲसे Is it all? Is it all? Is it all?